स्कंध तिसरा अध्याय एकविसावा राजकन्येचा स्वयंवरास नकार तिने केलेले योग्य भाषण श्रवण करून सुबाहू तक्षणी चिंताक्रांत झाला आणि म्हणाला आता पुढे काय करावे माझ्या आमंत्रणावरून येथे सैन्य आणि लवाजमा यासह आलेले भूपती एकत्र आले आहेत हे महाबलाढ्य राजे युद्धाचा उद्देश निश्चित करून स्वयंवर मंडपात सिंहासनावर बसले आहेत शशिकला सापडत येत नाही असे जर मी त्या सर्वांना सांगितले तर ते दुष्टबुद्धी राजे क्रुद्ध होऊन माझा, माझा प्रतिकार माझे सामर्थ्य नाही सुदर्शन तर एकटा शिवाय तो सहाय्य रित निर्धन आणि बालक आहे तेव्हा आता काय करावे मी सर्वस्वी दुःखसागरामध्ये निमग्न झालो आहे खरोखरच काय दारुण प्रसंग हा अशा प्रकारे चिंताक्रांत झालेला तो सुबाहू राजा विनयाने नम्र होऊन सर्वांना प्रणाम करून म्हणाला हे नृपहो मी काय करू माझ्या कन्येला मी आणि तिची माता वारंवार सांगत असताही ती मंडपामध्ये येत नाही मी सांप्रत येथे जमलेल्या सर्व राजांचा दास आहे मी आपल्या पायांवर मस्तक ठेवतो आपण पूजा वगैरे स्वीकारून आपल्या स्थानी जावे विपुल रत्ने वस्त्र गज आणि रथ मी देत आहे त्याचा आपण स्वीकार करावा आणि कृपा करून घरी जावे माझी कन्या माझ्या हातात नाही आणि तिच्या विरुद्ध वर्तन करून तिला दुखवले असता जर ती मृत झाली तर मला मोठे दुःख होईल म्हणून मी चिंताक्रांत झालो आहे तेव्हा मूढ आणि उद्धट अशा ह्या माझ्या कन्याचा काय उपयोग आहे आपण तिच्या प्राप्तीविषयी इच्छा सोडून द्या आपण दयाशील महाभाग्यवान आणि महाबलाढ्य आहात मी सरस्वी आपला दास असल्यामुळे आपल्या कृपेस पात्र आहे म्हणून माझ्या कन्याला आपण सर्व ऐकून हो कोणीही राजे काही एक बोलले नाही परंतु युधाजीत क्रुद्ध झाला आणि रागाने डोळे लाल करून त्याला ला म्हणाला हे राजा तू मूर्ख आहेस अत्यंत निंद्यकृत करून तू काय भाषण करीत आहेस कन्याच्या मनोगता विषयी संशय जर तुला वाटत होता तर स्वयंवराची तयारी तू मूर्खपणाने बोलावल्यामुळे ह्या राजांनी आपापल्या घरी परत जाणे कसे बरे योग्य होईल सर्व राजांचा अवमान करून तू सुदर्शनाला कन्या देण्याची इच्छा करीत आहेस ह्यापेक्षा असभ्य गोष्ट दुसरी कोणती आहे कल्याण इच्छु पुरुषाने प्रथम करून यासह आलेल्या ह्या श्रेष्ठ राजांचा त्याग करून सुदर्शनाचा स्वीकार करण्याची तू सांप्रत कशी बरी इच्छा व्यक्त करीत आहेस हे महापाप्या प्रथमता मी तुझा आणि नंतर सुदर्शनाचा वध करून आपल्या नातवाला आज तुझी कन्या देईन हा माझा निश्चय आहे मी उभा असताना कन्या हरण करण्याची इच्छा करणारा दुसरा कोण आहे सुदर्शन तरी आज एवढा काय लागून गेला आहे तो निर्धन आणि निर्बल असून बालक आहे भारद्वाजाच्या आश्रमामध्ये केवळ मुनीन करताच पूर्वी मी ह्याला सोडले परंतु आज ह्या बालकाला मी काही जिवंत सोडणार नाही कन्या आणि भार्या यासह तू चांगला विचार कर आणि उत्कृष्ट भव्याने युक्त असलेली आपली प्रिय कन्या खरोखर माझ्या नातवाला अर्पण कर अरे शुभेच्छू पुरुषाने सर्वदा मोठ्यांचा आश्रय करावा ह्यास्त व तू आपली मनोहर कन्या देऊन माझा संबंधी हो राज्यरहित आणि एकाकी असलेल्या सुदर्शनाला आपलीही शुभ आणि प्रामाणिक कन्या देऊन कोणते बरे सुख प्राप्त करून घेण्याची तू इच्छा करतो आहेस अरे धर्म आणि सनातन राजनीती यांचा विचार करून तू यथायोग्य कार्य कर भलताच विचार मनामध्ये आणू नको तू माझा सुरू असल्यामुळे मी तुला अत्यंत हिताची गोष्ट सांगत आहे कन्या मंडपामध्ये घेऊन ये सुदर्शनाशिवाय हिने पती वरल्यास माझ्याशी कलह न होता तुझ्या इच्छेप्रमाणे विवाह शेवटाच जाईल हे नृप्रेष्ठा इतर सर्व राजे योग्यतेने सारखे असून कुलीन आणि बलाढ्य आहे तेव्हा त्यांना सोडून ही स्वतः सुदर्शनाला वरील तर त्यांच्याशी विरोधेप्रमाणे जर न होईल तर ही शुभकन्या मी बलात्काराने हरण करीन म्हणून हे नृप्रेष्ठा अतिदुर्घट वैराचे तू अवलंबन करू नकोस युधाजिताने सुबावला असे सांगितले असता तो दुःखी होऊन सुस्कारे टाकू लागला आणि तसाच परत घरात गेल्यानंतर शोकाकुल होऊन भारियेला म्हणाला हे धर्मज्ञ जमलेल्या राजे लोकात कलह उपस्थित झाल्यावर माझ्या हातून काय बरे होणे शक्य आहे हे सुलोचने मी सर्वस्वी दीन झालो आहे माझे चांगले वाईट करणे हे सर्व तुझ्या अधीन आहे असे तू मुलीला सांग हे पतीचे भाषण श्रवण करून ती कन्येजवळ गेली आणि तिला म्हणाली हे वत्से तुझा पिता राजा असून सांप्रत फार दुःखाकुल झाला आहे कारण तुझा करता सर्व राजांमध्ये खरोखर उपस्थित होणार यास्तव हे सुंदरी त्या सुदर्शन शिवाय तू दुसरा पतीवर हे वत्से हट्टाने जर तू सुदर्शनाला पती निश्चय करशील तर बलाढ्य युधाजी तुझा आणि तुझ्या पित्याचा वध करील इतकेच नव्हे तर बलाने मत्त झालेला तो प्रतापी राजा सुदर्शनाचाही घात करील प्रमाणे कलह उपस्थित झाला असता तुला दुसराच पती करावा लागेल हे तुला आणि तुझ्या पित्याला सुख व्हावे अशी जर तुझी इच्छा असेल तर प्रथमच सुदर्शनाला सोडून दुसऱ्या नृपश्रेष्ठाला वर याप्रमाणे मातेने बोध केल्यानंतर राजानेही तिला बोध केला परंतु उभयतांचे भाषण ऐकून ती कन्या निर्भयपणे म्हणाली हे माते तू बिहू नकोस माझा निरोप पित्याला सांग की हे नृपश्रेष्ठा आपले म्हणणे खरे आहे परंतु सुदर्शनाशिवाय मी दुसरा भोपाल कधीही वरणार नाही हे माझे व्रतही आपण जाणतच आहात हे राजेंद्रा आपण स्वतः भिरू असल्यामुळे जर राजांचे आपल्याला भय वाटत असेल तर मला आपण सुदर्शनाला देऊन नगराबाहेर जाण्याची अनुज्ञा द्या तो मला रथावर बसवी आणि आपल्या नगरातून बाहेर घेऊन जाईल मग जे व्हायचं असेल ते होईल ते टळणार नाही हे नृप्रेष्ठा भवितव्यतेसंबंधी आपणाला चिंता करण्याचे कारण नाही जे घडून यायचे असेल ते येई ह्याच संशय नाही याप्रमाणे ना या तिने मातेच्या द्वारा आपल्या पित्याला निरोप कळवला असता तो स्वत कन्येकडे आला आणि तिला बोध करू लागला हे कन्ये विचारी मनुष्यानी कधीही साहस करू नये बहुजनांशी विरोध धरू नये असे वेदवेत म्हणत असतात असाहे या राजपुत्राला कन्या देऊन मी त्या कशी बरीत हे वत्से तुला जर रुचत असेल तर सीता स्वयंवर समयी जनकाने जसा पण केला तसा मी पण करतो ज्याप्रमाणे त्याने शैवधनुष्यपणाला लावून ठेवले त्याप्रमाणे हे सुंदरी मी ही आज दुर्घटप करतो तसे केले म्हणजे राजांमध्ये उपस्थित असलेला कलह नाहीसा होईल आणि तो पण जो सिद्धीच नेईल तो निर्विवाद तुझा भरता होईल मग तो सुदर्शन असो अथवा दुसरा कोणी त्यापेक्षा बलाढ्य असो जो पण सिद्धीस तो सर्वथा तुला वरील असे झाले म्हणजे राजांमध्ये उपस्थित झालेला कलह नाहीसा होईल नंतर मी तुझा विवाह सुखाने करील राजकन्या म्हणाली बाबा मी संध्यामध्ये पडणार नाही हे भूपते ज्या अर्थी मनच पुण्यपाचे कारण आहे त्या अर्थी हे, मन हे तात मनाने वरलेला वर, वर सोडून मी दुसरा कसा बरी करू हे महाराज आपण पण लावू असे म्हणाला परंतु पण लावला असता मी सर्वांच्याच आधीन होणार पण हा दोघे अथवा तिघेही सिद्धीच नेतील यामुळे जर विवाद झाला तर काय बरे करावे म्हणून हे राजेंद्रा चिंता न करता यथाविधी विवाह करून आपण मला सुदर्शनाला द्या चंडिका कल्याण करीन हे दुःखाचा लय होतो त्या परमशक्तीचे स्मरण करून आणि दक्ष राहून आपण कार्य करा आपल्याला ती भगवती यश देईल आपण आज राजांकडे जाऊन हात जोडा आणि सर्व भोपालांनी उदयक येथे स्वयंवराला जावे असे त्यांना सांगा असे सांगून सर्व राजमंडळाचे आपण सत्वर विसर्जन करा नंतर वेदोक्त विधीने रात्री आपण माझा विवाह करा त्या सुदर्शन राजकुमाराला यथायोग्य लवाजमा बरोबर देऊन आपण मला त्याच्याबरोबर पाठवा तो ध्रुव पुत्र खरोखर मला घेऊन जाईल कदाचित ते राजे क्रुद्ध होऊन जर संग्रामला उद्युक्त झाले तर देवी आम्हाला तो सुदर्शनही त्या राजपुत्रांशी युद्ध करील कदाचित दुर्दैवाने तो युद्धात मृत झाला तर मीही सहगमन करील आपले कल्याण असो माझे सुदर्शनाला दान करून आपण सैन्यासह घरी सुखाने रहा, राज त्या राजकुमाराच्या सहवासात राहण्याच्या इच्छेने मी एकटीच त्याच्याबरोबर जाईन आपण माझ विषयी येतकिंचित चिंता करू नका ह्याप्रमाणे तिचे भाषण श्रवण केल्यावर राजानेही मन दृढ केले आणि तिच्या भाषणावर विश्वास ठेवून त्याने त्याप्रमाणे करण्याचे मनामध्ये ठरवले अध्याय एकविसावा समाप्त